पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग बारावा स्पेशल जज्जाच्या जागेवर बदली दुसरी स्वारी सुमारे सन अठराशे त्र्याऐंशी ते चौऱ्याऐंशी खेडोपाडी भेटी पुणे व सातारा या दोन्ही जिल्ह्यातील सर्व तालुक्यात जेथे कन्सिलिएटर व गाव मुन्सफ असतील तेथे ते तेथे ते स्वतः जाऊन एक अर्धा दिवस राहून त्यांचे दप्तर तपासून पुढे जाणे होत असे आमच्या पूर्वीचे कामगार याप्रमाणे आपण जातीने जाऊन त्या लोकांची दप्तरी तपासितच असा प्रकार नेहमी घडत नसे हा भाग कामगारांच्या मनावर आहे ते चार दोन दिवस तालुक्याच्या गावी मुक्काम करून आसपासच्या गाव मुनसफांना व कन्सिडेटरांना निरोप पाठवीत व दप्तरी घेऊन आले म्हणजे दप्तर तपासून देत आमच्या वेळा तशी सवलत न ठेवता स्वतः खेड्यापड्यात उतरण्याचा क्रम ठेवला त्यामुळे आमची व स्वारीतील सर्व माणसांस गैरसोग होऊ लागली एक एक दोन दोन दिवस आम्हाला गायीचे किंवा म्हशीचे दूध मिळावायचे नाही भाजीचे तर नाव नको सात आठ बैलगाड्या व दोन घोडे इतक्यांना पुरशी वैरणे मिळत नसे तसेच गावात एकच वीर असली तर आमच्या तीस चाळीस माणसांना व जनावरांना पाणी मिळण्याची पंचायत पड़े, पूर्वीचे कामगार इतके खेड्यापाड्यात जातीने न जाता तालुक्यात दप्तरे मागवीत असे कारकून बोलताना मी ऐकले म्हणून जवळ म्हटल तालुक्यावर दप्तर मागवून चालत असत्तर स्वतः इतका त्रास कशाला करून घ्यावा कर्तव्य बजावल्याने खरीप परिस्थिती समजत सांगितल सरकारने जी आमची नेमणूक केली आहे ती भत्ता घेऊन चेनीने फिरण्याकरता नव्हे तालुक्यावर दप्तरी मागविली म्हणजे त्यातल्या त्या जरा हुशार व लटपटी माणसे असतात ती पुढे येतात व आपल्याला हवे असेल तसे चित्र रेखाटून कामगारांच्या पुढे ठेवतात अशाने शेतकऱ्यांची खरस्थिती कळत नाही व त्यांची खरस्थिती समजून घेऊन त्यांच्या अडचणी दूर कराव्या हा सरकारचा मुख्य हेतू आहे तो काही लोकांना कळत नाही व उगीच आळस करतात बाकी आपण स्वतः खेड्यापाड्यात हिंडलो म्हणजे त्या गावात घरंदाज वृद्ध माणसांची गाठ पडून आपल्याला हव्या असतात त्या गोष्टी त्यांच्याशी बोलत असताना सहज समजतात अशी स्थिती असल्याने आपण लहान गावीही फिरावयात जातो एरवी त्रास करून घेण्याची काही आवड आहे काय असो